प्रकरण सातवे तो तरुण मुंबई शहरात एक सुंदर बंगला बांधून तो जहागीरदार राहत होता तो आता म्हातारा झाला होता तरी त्याची तरतरी कायम होती जुने मजबूत होते घोड्याच्या गाडीतून तो रोज फिरायला जायचा अजून मुंबईत मोटारी फार झाल्या नव्हत्या कचित एखादी कोठी दिसली तर घोड्यांच्या ट्रामगाड्या होत्या श्रीमंत लोक बग्गी ठेवी या जहागीरदाराला एक मुलगी होती एका सरदारशी त्याने तिचा विवाह केला होता परंतु 1857 सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धात हा सरदार स्वातंत्र्याच्या बाजूने लढत होता तो प्रयत्न अपयशी झाला गुलामगिरी झाली जहागीरदाराचा जावई नानाकारस्ताने करून वाचला आयुष्य संपले नव्हते म्हणूनच तो वाचला सासरे जावयाचे एके दिवशी कडाक्याचे भांडण झाले तुम्ही हे क्रांतीचे मार्ग सोडा आता ज्यांचं राज्य आहे त्यांची सेवा करा माझ म्हाताऱ्याचं ऐका तुम्हा जहागीरदारांचं ठीक आहे परंतु गरीबांचा काय उद्योग धंदे बसत चालले बेकारी वाढत चालली शेतकऱ्यात तर उडाला आहे कुठे कुठे शेतकऱ्यांचे उठाव होत आहे ते बंड करीत आहेत त्यांची बाजू कुणी घ्यायची मी गरीबांसाठी उभा राहील जावई म्हणाला तुमचं आमचं पटायचं नाही तुम्हाला माझी मुलगी देऊन मी फसलो तिला तुम्ही सुख लाभू देणार नाही तुम्ही जा तुरुंगात अंदमानात माझ्या मुलीनं काय करावं तिच्या लहान मुलानं उद्याच्या तोंडाकडे पहावं तुमची मुलगी तुमच्या घरी ठेवा तुमचा नातू तुमच्याजवळ ठेवा मी एकटा राहीन माझं व मी जातो मी असे म्हणून जावई गेला तो केला तो पुन्हा सासऱ्याकडे आला नाही त्या जहागीरदाराची मुलगी माहेरीच राहू लागली तिचा मुलगा तिच्याजवळ होता म्हातारा फार प्रेम करेल सारी इस्टेट तो नातवाला देणार होता नातू मोठा झाला तो शिकू लागला त्याच्या अभ्यास खोली होती त्याचे दिलीप रात्रंदिवस वाचित बसे आपला नातू खूप अभ्यास करतो याचे आजोबाला कौतुक वाटे परंतु दिलीप का अभ्यास करीत असे त्याला वाचनाचे वेड लागले विशेष इतिहासाची त्याला गोडी लागली जगातील सर्व देशांचे इतिहास त्याने वाचले जगातील राज्यक्रांत्यांचे इतिहास वाचले हिंदुस्तानचा इतिहास तर त्याने नीट अभ्यासला तरुण दिलीप क्रांतिकारक झाला तरुणांचे एक मंडळ स्थापिले गेले त्यात दिलीप प्रमुख होता दिलीप आर्थिक मदत करी मंडळाचे ग्रंथालय होते मंडळाची एक भाड्याची जागा होती तेथे तरुण जमत चर्चा करी ते तरुण मुंबई शहरातील कामगारात जात मुंबईत नवीन गिरण्या सुरू झाल्या होत्या कामगारांचे हाल होत होते बेकार लोकांच्या झुंडी खेड्यापण्यात व पटकत हे तरुण त्यांच्यात जात त्यांच्यात क्रांतीच्या गोष्टी बोलत या तरुणांच्या बैठकी कधी कधी रात्रभर चालत दिलीप मग तेथेच झोपे दुसऱ्या दिवशी घरी येई दिलीप रात्री कुठं होतास आम्ही अभ्यास करीत होतो तो उत्तर देई प्रकृती सांभाळून अभ्यास कर असे म्हातारा प्रेमाने मने। एके दिवशी दिलीपच्या हातात म्हाताराने एक पत्र दिले दिलीपने ते वाचले माझ्या बाबांचं पत्र तो म्हणाला हो ज्याचं तोंड तू कधी पाहू नयेस असं मला वाटे त्यांचं पत्र मला आधी दिलत। मला नाही दिलं बाबा जिवंत असतील का मरताना मला भेटण्याची त्यांना इच्छा होती माझे बाबा मी त्यांना कधी पाहिलं नाही तुम्ही ताबडतोब का नाही दिलं पत्र सुद्धा का मनात अडी धरायची दिलीप ते पत्र घेऊन बाहेर पडला त्या पत्रातील पत्त्याप्रमाणे तो गेला तो जीना चढ लागला त्याच्याने त्याचे प्राण जळून जळून गेले होते असतील का बाबा जिवंत तो वर गेला तो काय ही खुली रिकामी होती माझे बाबा त्याने टाहो फोडला तुझे बाबा तुझी आठवण करीत गेले त्यांचं प्रेत सकाळी नेण्यात आलं तुझ्यासाठी लिहिलेलं एक पत्र त्यांच्या उशाशी होत हे घेते पत्र शेजारचे सद्गृहस्त मनाने, दिलीपने ते पत्र मस्तकी धरले ते पत्र त्याने खिशात ठेवले तो त्या रिकाम्या खोलीत शून्य मनाने बसला तो इकडे तिकडे बघत होता कोठेतरी पिता दिसेल असे त्याला वाटत होते बाबा कुठे गेले बाबा असे हात बरुप करून तो म्हणे त्याने त्या ते खोलीला साष्टांग प्रणाम केला त्या खोलीत डोळे मिटून तो बसला का होता, ठेव पाहत होता शेवटी तो उठला तो पुन्हा आपल्या आजोबांच्या घरी आला तो आपल्या खोलीत बसला त्याने कड़ी त्याने पित्याचे ते पत्र अत्यंत भक्तिभावाने फोडले काय होते त्या पत्रात चिरंजीव प्रिये दिली बाळ तुझी माझी भेट होईल की नाही माहीत नाही देवाला परंतु माझी भेट न झाली तर मरना पित्या शेवट की तुझे पित्या तू गई ग्रांति करना जुनिया रूढ़ी जुनी समचना देना उहा क्रांति का झेडा हाथी घे दुसरी गोष्टे मगे स्वतंत्र युद्ध लड़ता मी जख्मी होगा वनेकान पड़े होते त्यांच्या खाली मी गुदमरलो होतो परंतु मध्यरात्रीची वेळ असेल कोणीतरी त्यावेळेस आले माझ्या गळ्यातील सोन्याची साखळी काळोखात कुणीतरी ओढली माझ्या अंगावरचे मुदे त्याने दूर केले ती साखळी घेऊन तो गेला तो का चोर होता कोणी का असे परंतु मला हवा मिळाली माझे प्राण परत आले हळूहळू उठून मी निष्ठून आलो माझे प्राण वाचवणारा तो अज्ञात जर कधी तुला भेटला तर त्याला प्रेम दे त्याला जरूर पडली तर मदत दे सहाय्य दे बा, या तुझ्या पित्याच्या दोन इच्छा आशीर्वाद गरीबांसाठी झगड चांगला हो मोठा हो हे पत्र दिली वाचले त्याने मनाशी काहीतरी ठरविले पित्याच्या सांगण्याप्रमाणे तो वागू लागला आधीपासूनच तो क्रांतिकारक होता आता त्याच्या वृत्तीत उत्कटता आली निश्चितता आली तीव्रता आली त्याने कागद लिफाफे छापून आणले त्या कागदांवर क्रांतीचा जय असो अशी वर वाक्य असत क्रांतीचा झेंडा छापलेला असे त्याने पित्याचे ते पत्र एका सुंदर चंदनी पेटीत रेशमी रुमाला गुंडाळून ठेवले त्या पत्रावर तो रोज गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या वाहि त्या पत्राला प्रणाम करी आजोबाला नातवाच्या वर्धनाचा संशय येऊ लागला दिलीप अलीकडे घरी फारसा नसे आजोबांशी किंवा आईशी पूर्वीप्रमाणे तो प्रेमळपणाने बोलत बसत नसे एके दिवशी आजोबा त्याच्या खोलीत गेले त्यांना तेथील पेटी उघडली कागद ते छापलेले लिफाफे क्रांतीचा जय असो वगैरे आजोबा संतापले ते बिथरले त्यांनी त्या कागदाच्या चिंधड्या केल्या ते आणखी पाहू लागले तो ती चंदनी पेटी त्यांनी ती उघडली तो रेशमी रुमालात ते पत्र ते पत्र त्यांनी वाचले त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली जिवंतपणी याच्या बापांना मी करू दिले नाही ते त्याने मरताना केले या पत्रामुळे हा पोरटा बिघडला म्हाताराने ते पत्र फाडले त्याने ती चंदनीपेटी कोपऱ्यात भिरकावली इतक्यात दिलीप येऊन तेथे उभा राहिला आजोबा तुम्ही हे काय केलं हे पत्र फाडलत मला प्राणाहून प्रिय असलेलं पत्र तुम्ही फाडलत या पत्राच्या नाही तुम्ही चिंदड्या केल्यात माझ्या शरीराच्या केल्यात का हा दीर्घद्वेष पित्याची मरताना तुम्ही भेटही होऊ दिली नाही मला दर्शन होऊ दिले नाही। माझी आठवण करीत गेले माझे बाबा माझ्यासाठी त्यांचे प्राण घुटबळत असतील परंतु तुम्ही ते पत्र मुद्दा उशिरा दिलत पिता पुत्रांची आणि पित्याची आठवण म्हणून असलेलं हे पत्र ही पित्याची शेवटची इच्छा शेवटची आशा तीही पायाखाली तुडवली दुसऱ्यांच्या भावना म्हणजे का कचरा असे कसे तुम्ही इतके कशी तुमची कठोर हृदय श्रीमंतीनं जहागीरदारानं अशी दगडासारखी बन होणार असतील तर आग लागो त्या श्रीमंतीला दिलीप थरथरत होता पित्याच्या पत्राचे तुकडे तो गोळा करू लागला दिलीप खाली ठेवते तुकडे त्यांना काढी लाव माझ्या घरात राहायचं असेल तर माझ्या इच्छेप्रमाणे वाघ नाहीतर तुला दहा दिशा मोकळे आहेत आजोबा करारी आवाजात म्हणाले ठीक आहे मी जातो हे पत्राचे तुकडे हीच माझी खरी संपत्ती ही संपत्ती घेऊन जातो हे अंगातील कपडे असू देत नेसून धोतर तितकी भीक घाला मी जातो असे म्हणून दिलीप निघाला ते पत्राचे तुकडे खिशात घालून निघाला आजोबा आई यांना सोडून ध्येयाची पूजा करायला तो बाहेर पडला आजोबा तेथेच उभे राहिले त्यांनी बाहेरून दारातून जाऊन पाहिले त्यांनी रस्त्याकडे पाहिले परंतु दिलीप केव्हाच दूर गेला होता